मग अध्याय 21. येशू व त्याचे शिष्य एरुश्लेम जवळ आले असता ते जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीजवळ बेत फगे या जागी थांबले येशू ने त्याच्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की तुमच्या समोर असलेल्या गावात जा तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाडवी बांधून ठेवलेली व तिच्या एक शिमरू असलेले तुम्हाला आढळेल ती दोन्ही गाडवे सोडून माझ्याकडे घेऊन या जर कोणी तुम्हाला विचारले की ही गाडवे कशासाठी नेत आहात तर त्यांना सांगा की येशूला याची गरज आहे तो ती लगेच माझ्याकडे पाठवी हे यासाठी घडले की संदेशांपैकी एक जण जे बोलणं होता ते पूर्ण व्हावे सियोनेच्या कन्याला सांग पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे होय शिंगरावर कच्च करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर त्याचे शिष्य गेले आणि जसे येशू सांगितले होते तसे त्यांनी केले शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशू कडे आणले त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला भुषकळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अनथरले दुसऱ्या काही लोकांनी झाडाच्या फांद्यात तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या काही लोक येशूच्या पुढे चालू लागले काही लोक येशूच्या मागून चालू लागले ते लोक मोठ्याने जयघोष करू लागले होसा दाविदाच्या पुत्राला प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी दासो स्वर्गीय देवाला होसा जेव्हा येशूने येमे प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते हा कोण हो आहे जमाव उत्तर देत होता हा येशू संदेश आहे तो गालिल प्रांतातील नाथरेचा आहे मग येशूने मंदिराचा आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी होते तसेच पैशांची आपसात बेवाण करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबुतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली येशू त्यांना म्हणाला पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल पण तुम्ही त्याला लुटारांची गुहा केले आहे काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले येशून त्यांना बरे केले जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशू ने आश्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना दाविदाच्या पुत्राला हो साना अशी घोषणा देताना पाहिले तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला त्यांनी त्याला विचारले ही मुले काय म्हणत आहेत हे तुम्ही ऐकताना येशूने त्यांना उत्तर दिले होय पवित्र शास्त्रात काय लिहीले आहे ते तुम्ही ऐकले नाही का तू बालके व ताहानुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला तेथे तो रात्रभर राहिला दुसऱ्या दिवशी पहाटे तो येरुश्लेम कडे पुन्हा येत असता त्याला भूक लागली रस्त्याच्या कडेला त्याला अंजीराचे एक झाड दिसले अंजीर खायला मिळेल या आशेने तो झाडाजवळ गेला पण झाडावर त्याला एकही अंजीर दिसले नाही त्याला फक्त पाने होती येशू त्या झाडाला म्हणाला यापुढे तुला कधीही फळ न येवो आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले शिष्यानी हे पाहिले तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले त्यांनी विचारले हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो जर तुम्हाला विश्वास असेल आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडा केले ते तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे मनाला तरी ते घडेल जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हाला मिळेल येशू मंदिरात गेला येशू ते, ते शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडील जन येशू कडे आले ते येशूला म्हणाले तुम्ही कोणत्या अधिकारने ह्या गोष्टी करता हा अधिकार तुम्हाला कोणी दिला येशू म्हणाला मी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारतो जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकारान या गोष्टी करतो हे मी तुम्हाला सांगेन तुम्ही मला सांगा योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला देवाकडून कि मनुष्याकडून येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले ते म्हणाले योहनाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही पण जर तो मनुष्याकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील आपल्याला लोकांची भीती आहे कारण यहान हा एक संदेशा होता असे ते सर्वजण मानतात म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले युहनाचा अधिकार कुठून होता हे आम्हाला माहीत नाही तेव्हा येशू म्हणाला मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही याविषयी तुम्हाला काय वाटते ते मला सांगा एका मनुष्याला दोन मुलगे होते तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला माझ्या मुला आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा, द्राक्षा जा आणि काम कर मुलाने उत्तर दिले मी जाणार नाही परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले माझ्या मुला आज तू जाऊन माझ्या जा द्राक्षाच्या मळ्यात काम कर त्या मुलाने उत्तर दिले होय बाबा मी जातो पण तो गेला नाही त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडिलांची आज्ञा पाळली ते म्हणाले पहिल्या मुलाने येशू त्यांना म्हणाला मी खरे सांगतो जकादार वेशा हे वाईट लोक आहेत असे तुम्हाला वाटते पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हाला दाखवावे म्हणून यव्हाण आला आणि तुम्ही यवनाला मानले नाही जकादार वेशा यांनी यव्हानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील आपले मन बदलण्यास आणि यव्हानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही ही बोधकथा ऐका एक मनुष्य होता त्याचे शेत होते त्याने आपल्या शेतात द्राक्ष लावली शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्ष कुसकरून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाना तयार केला आणि टेहाळणी करण्यासाठी एक मनोरा माळा बांधला मग त्याने आपला माळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला मग तो परत गेला जेव्हा द्राक्ष तोडणीचा हंगाम जवळ आला तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नौकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला एकाला मार दिला तर दुसऱ्या नौकराला जिवे मारले नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली नंतर त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले तो म्हणाला निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले हा तर मालकाचा मुलगा आहे तो वारस आहे चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील यहुदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले तो त्या लोकांना खात्रीने मरण दंड देईल कारण ते दुष्ट होते नंतर तो आपला मळा दुसऱ्या खंडाने देईल हंगामाच्या दिवसामध्ये जे त्याच्या पिकाची वाटणी देतील आशांना तो ते देईल येशू त्यांना म्हणाला तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असेलच की बांधणाऱ्यांनी नापसंद केलेला दगड कोणशीला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अद्भूत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील त्यांना ते देण्यात येईल जो कोणी या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्का चूर होईल येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याचकांनी आणि परुषांनी ऐकल्या येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले त्यांना येशूला अटक करायचे होते पण त्यांना लोकांचे भय वाटत होते कारण लोक येशूला संदेशता मानित होते